अध्याय त्रेचाळीसावा कुवलया पीडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश श्रीशुक म्हणतात हे परीक्षिता श्रीकृष्ण आणि बलराम स्नानादी नित्यकर्मे करून कुस्तीच्या नगाऱ्याचा आवाज ऐकून ती पाहण्यासाठी निघाल आखाड्याच्या दरवाज्यात जाऊन श्रीकृष्णांनी पाहिले तर तिथे माहुताने कुवलया पीड नावाचा हत्ती उभा केलेला आहे तेव्हा श्रीकृष्णांनी कंबर कसली कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले महुता, अरे महुता, आम्हा दोघांना जाण्यासाठी वाट दे बाजूला हो वेळ लावू नकोस नाहीतर मी हत्तीसह आताच्या आता तुला यमसदनाला पाठवतो तु। श्रीकृष्णांनी महुताला असे धमकावल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि त्याने काळ मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असणाऱ्या कुवल्या या क्रुद्ध करून श्रीकृष्णांच्या दिशेनं सोडले कुवलया पिढाने भगवान झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडत लपटून घेतले परंतु भगवंत सोंडेून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायांच्या मधोमध जाऊन लपले ते दृष्टीआड झाल्याचे पाहून खुवल्या या पिडाला अतिशय राग त्याने आपल्या सोंडेने हुंगून भगवंतांना शोधले आणि पकडले सुद्धा परंतु त्यांनी ताकदीने स्वतः सोडविले यानंतर भगवंतांनी त्या बलवान हत्तीचे शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरपटत नेतो त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला शंभर हात फरपटत नेले जसे गोल फिरणाऱ्या वासराबरोबर ते लहान असताना फिरत त्याप्रमाणे त्याचे शेपूट पकडून ते त्याला फिरवू लागले तो जेव्हा डावीकडे वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी तेव्हा ते, ते उजवीकडे जात आणि जेव्हा ते उजवीकडे वळत तेव्हा ते जात यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगावला आणि त्याला खाली पडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे असे ते पळू लागले की तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील धावता धावता श्रीकृष्णांनी एकदम जमिनीवर पडण्याचं नाटक केलं आणि लगेच ते उठून उभे राहिले त्यावेळी ते जमिनीवर पडले असे वाटून त्याने रागाने आपले दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला पण ते दात जमिनीवर आपटले खुल्या पिढाची ही चढाई जेव्हा वाया गेली तेव्हा तो आणखीनच चिडला माहूतांनी हाकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णांवर तुटून पडला तो आपल्या अंगावर झेप घेत आहे असं पाहून भगवान मधुसूदन त्याच्या जवळ गेले आणि एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला त्यांनी जमिनीवर आपटले तो पडल्याबरोबर श्रीहरींनी सिंहाप्रमाणे सहज त्याला पायाने दाबून धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुताला यमसदनाला पाठवले मेलेल्या हत्तीला तिथेच टाकून त्याचा दात घेऊन त्याने आखाड्याच्या जागी प्रवेश केला यावेळची त्यांची शोभा काय वर्णावी हत्तीचा दात खांद्यावर होता शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मलाच थेंब दिसत होते आणि मुखकमलावर घामाचे बिंदू झळकत होते. परिक्षिता श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्यस्त्रासारखे गजदंत घेऊन काही गोपालांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आल यावछी श्रीकृष्ण बलरामांच्यासह समारंभ भवनात आल तव तहलवानांना वज्रकठोर सामान्य लोकांना नररत्न स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव गोपांना आपत दुष्ट राजांना शासन करणारे त्यांच्या मातापित्यांचा मुलगा कंसाला मृत्यू अज्ञानी लोकांना सामान्य बालक योग्यांना परमतत्व आणि वृष्णिवंशीयांना श्रेष्ठ दक्ष आहेत असेच वाटले सर्वांना एकाच भगवंतामध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रम रौद्र अद्भूत शृंगार हास्य वीर वात्सल्य भयानक विभत्स शांत आणि भक्ती या दहा रसांचा अनुभव राजन कंस मोठा धीराचा पुरुष होता सुद्धा, कुबलया पीडाला मारल्याचे पाहून त्याचं लक्षात आले की यांना जिंकणे अत्यंत अवघड आहे त्यावेळी तो अतिशय भयभीत झाला महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार वस्त्रे आणि अलंकार यामुळे सुंदर दिसत होते असे वाटत होते की उत्तम वेष धारण करून दोन नटच आलेले आहेत त्यांच्या तेजामुळे पाहणाऱ्यांची मने त्यांच्यावरच खेळून जात ते दोघे जण आखाड्यात असे शोभून दिसत होते परीक्षिता त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे अत्यानंदाने भरून आले आणि प्रफुल्लित चेहरे उत्कंठनिभरून आले त्यांच्या मुखाकडे कितीही पाहिले तरी लोकांचे डोळे तृप्त होतच नव्हते जणू काही ते डोळ्यांनी पीत गिभेने चाटीत नाकाने हुंगीत आणि हाताने धरून हृदयाशी कवटाळीत त्यांचे सौंदर्य गुण माधुर्य आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लिलांच स्मरण करून दिल आणि ते लोक आपापसात त्यांच्यासंबंधी पाहिलिया ऐकलल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू ऐकू लागल दोघ साक्षात भगवान नारायणांच अंश या पृथ्वीवर वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाल आहळ हे दक्षून जन्मल होत वसुदेवानी यांना गोकुळात न इतके दिवस ते तिथेच नंदाच्या घरी गुप्तपणे राहून मोठे झाले यांनीच पुतना तृणावर्त शंखचूड केशी धेनूक आणि यासारख्या इतर दैत्यांचा वध केला शिवाय यमलार्जुनाचा उद्धार केला यांनीच गाई आणि गोपालांना दावानलापासून वाचवले होते तसेच कालिया नागाचे दमन आणि इंद्राचा सुद्धा मानभंग केला होता यांनीच सात दिवसपर्यंत एकाच हातावर गिरीराज गोवर्धनाला उचलून धरून वादळ पाऊस वीज यापासून गोकुळ वाचवले यांच्या नेहमीच सहास्य नजरेने पाहणाऱ्या मुखारविंदाच्या दर्शनाने आनंदित होणाऱ्या गोपी सर्व प्रकारच्या तापांपासून अनायास मुक्त होत असे म्हणतात की हे यदुवंशाचं रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामुळेच समृद्धी यश आणि गौरव प्राप्त करील हे दुसरे या श्यामसुंदराचे मोठ भाऊ कमलनयन श्रीबलराम आह यांनीच प्रलंबासूर वत्सासूर आणि बकासूर इत्यादींना मारल आह उपस्थितांमध ही चर्चा चालू होती आणि तुतारी इत्यादी वाद्य वाजत होती त्यावेळी रामकृष्णांना संबोधून चाणूर म्हणाला हनंदनंदना आणि हामा तुम्ही दोघेवीरांना आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात हे ऐकून तुमचे कौशल्य पाहण्यासाठी राजाने तुम्हाला इथे बोलावले आहे। जी प्रजा मन वचन कर्माने राजाला प्रिय असणारे कार्य करते, तिचे कल्याण होते, आणि जी या विरुद्ध वागत तिचे नुकसान होते। गाय आणि वासरे चालणाऱ्या गवळ्यांची मुले दररोज आनंदाने वनामध कुस्त्या खेळत असतात आणि गायी चारीत असतात हे सर्वांना माहीत आह म्हणून हे वीरांनो तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करूया राजा सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळे आपल्या असे करण्याने सर्वजण आपल्यावर प्रसन्न होतील यांच्याची कुस्ती करावी अशी श्रीकृष्णांची इच्छा होतीच म्हणून चाणुराच म्हणणे ऐकून आणि त्याचे स्वागत करून दक्षकालानुरुप तिणाल चाणुरा आम्ही सुद्धा या भोजराज कंसाची वनवासी प्रजा आहोत त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी कल्लीच पाहिजे त्यातच आमच उत्तम कल्याण आह परंतु चाणुरा आम्ही लहान आहोत म्हणून आम्ही आमच्या बरोबरीच्या ताकद असणाऱ्या मुलांबरोबरच कुस्ती खेळू कुस्ती ही सारखी शक्ती असणाऱ्यांशीच झाली पाहिजे त्यामुळे अन्यायाचे समर्थन केल्याचे पाप कुस्ती पाहणाऱ्या सभासदांना लागणार नाही चाणूर चारू, म्हणाला अरे तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत की किशोरीही नाहीत तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात तू एक हत्तींचे बळ असणाऱ्या कुवलया पिढाला सहज मारलेस म्हणून तुम्ही दोघांनी बलवानांबरोबरच लढावे यात अन्याय मुळीच नाही म्हणून श्रीकृष्णा तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि बलरामाबरोबर मुष्टिक लढेल अध्याय त्रेचाळीसावा समाप्त